ह्रेकृष्णगोविंद हरे मुरारे हे नाथनारायणवासुदेव श्रीकृष्णगोविंद हरे मुरारे हे नाथनारायणवासुदेव वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिशम्रभ निर्विघ्न कुरदेव सर्वकार गुरुर ब्रह्म गुरु र विष्णु गुरुरदेव महेश्वरा गुरु साक्षात्ब्रम्ह तस्मे श्री गुरुवे नम निरूपण हाँ सत्राखा अपन पहले भाग हाँ विषया वजुन घे जाऊन अपन नाम महिमा ना फल हा विषयी समझु घेना आहोत ज्याप्रमाणे संतांचा महिमा आहे परिसाचा महिमा आहे त्याचप्रमाणे महिमा सांगितला जातो नाम हे नामी परमात्मेपेक्षा श्रेष्ठ आहे काय झाले एकदा तीन मोठ्या महिला म्हणजे श्रीरामांची आई कौसल्या हनुमंताची माता अंजनी आणि अगस्त्यमुनींची पत्नी लोपमुद्रा ह्या स्त्रिया बसून गप्पा करत होत्या आणि त्या स्त्रिया आपापल्या मुलांचा असेल किंवा त्यांचे पती असतील या त्यांच्या ज्या मोठेपणा आहे त्या सांगत होत्या तर कौशल्या माता म्हणाली की माझ्या रामाने सागरावर 400 मैल पूल बांधला रावनास मारलं आणि शीतेला घेऊन आला मग अंजनी माता म्हणाली माझ्या मुलाला जर सांगितलं असतं म्हणजे हनुमंताला तो रामाला शेतू बांधायची गरजच नसती पडली कौशल्य माता नाराज झाले आणि काही म्हणणार तेव्हाच मध्येच त्या लोकमुद्रा होत्या त्या बोलल्या एवढंच काय म्हणे माझ्या पती राजा सांगितलं असतं तर हनुमंतांना उडाण करण्याची गरजच नसती कारण असं जववरे रे तववरी समुद्रकरी गर्जना जव अगस्ती ब्राह्मणा देखील नाही बाप त्यांनी एका घोटात समुद्रप्राशन केला असता आणि सैन्य पलीकडे गेले असते परत एकदा सैन्य येण्याकरता समुद्रप्राशन करावा लागला असता अंजनी अंजनी माता शांत झाल्या मात्र या बोलणे राम आणि हनुमंत ऐकत होते श्रीरामचंद्रांनी हनुमंत सांगितले जा व आपल्या मातांची समजूत घालून घे हनुमंत ज्या ठिकाणी त्या स्वयंपाक करत होत्या त्या स्वयंपाक घरात गेले आणि कौशल्या मातेच्या पाया पडून बोलले माते सेतु रामाने नाही बांधला सेतु राम नामाने तयार झाला रामांनी स्वतः प्रयोग केला पण एक दगड सुद्धा तरला नाही रामापेक्षा त्यांचे नाव मोठे आहे तो मी अल्पमतीहीन काय वर्णू तुमचे गुण उदकी तारेले पाशानं हे महिमान नामाचे अंजनी मातेस म्हणाले आई मी उड्डाण मारले ही माझी शक्ती नाही फक्त श्रीराम म्हणालो व माझ्या शक्तीचा संचार झाला आणि परत लोपमुद्रास हनुमंत म्हणाले आपल्या पतीच्या पोटात एवढा समुद्र सामावेल कसा तर अगस्ती हे रामनाम ओम नाम सतत जपतात त्यामुळे त्यांच्यात ती शक्ती आली कारण नामात आकाश सामावते तर समुद्र का सामावणार नाही तात्पर्य असे रामनामापेक्षा मोठे आहे राम नामापेक्षा मोठे आहे रामाने अयोध्या नगरी तरली अयोध्येचे लोक राम नामे क पण नामाने भूतकाळात तरले वर्तमान काळात तरत आहेत आणि भविष्य तरतील तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा म्हणजे ऐसे अनंत अपार नामे तरले चराचर नाम पवित्र आणि परिकर रख्मा देवी वराचे नामाचा महिमा एवढा आहे त्या व्यक्तीपेक्षा त्याच्या नामामुळे कामे होतात अली मोठ्या लोकांचे नाव नावानेच काम बरीच कामे होतात हे स्पष्ट करण्याची गरज नाही आम्हा शाळेत शाळेत शालेय जी, शाले, शाले जीवनात एक कथा होती की राजाचा पदरी असणारे प्रतिभा संपन्न कवी म्हणजे कालिदास राजास न सांगता गुप्त गुप्तस्थळी निघून गेले किती दिवस कुठे गेले हे राजा सुद्धा माहीत नव्हते ही नामी संधी साधून बाजूच्या राज्यातील पंडित भोजराजाकडे आलाव म्हणाला मला तुमच्या पंडिताशी शास्त्रवाद करायचा आहे भोजराजा म्हणाले आठ दिवसांनी आपण कळवतो पंडित गेल्यानंतर भोजराजा चिंतित पडला काय करायचे रस्त्याने एक डोळा नसलेला गंगोतेली जात होता राजाच्या चेहऱ्यावर चिंता पाहून जवळ आला आणि म्हणाला आपणास काय चिंता आहे भोज भोजराजे म्हणाले माझी चिंता तुला उपयोग सांगून तुला उपयोग नाही आणि गंगोतेली म्हणाला सांगा तरी माझ्या परीने मी आपणास काही सल्ला देई दी, देईन राजाने सांगितले कालिदास नाही हे पाहून राज्यातील पंडिताने वादाचे आव्हान केले आहे त्या तोडीचा पंडित आपल्याकडे नाही तेली म्हणाले आपण पत्र पाठवा या रविवारी वादास यावे म्हणून कालि कालिदास नसले तर त्यांचे गुरु आपल्याशी वाद करतील राजा म्हणाले गुरु कोण होणार तो म्हणाला मी नकली गुरु होतो तो मी काळजी करू नका राजाने पत्र पाठवले मात्र पत्र मिळताच तो पंडित घाबरला कालितास जर एवढे हुशार तर गुरु किती हुशार असतील पण आव्हान केले आहे जायला पाहिजे घाबरत घाबरत पंडित आला मोठी सभा भरली होती गंगुतेली पंडित बनून आला होता बाराबंदी धोतर जानवे पगडी एक पुस्तक हात्यात हातात भूक लागली तर सात आकरी आणि दयाचे गाडगे बरोबर ठेवले होते त्याने राजा नाराजच होता पण करणार काय एका उंच खुर्चीवर गंगूतीली म्हणजे गुरु व दुसऱ्या खुर्चीवर पंडित बसले होते राजाने इशारे केला वाद सुरू करा पंडिताने एक बोटवर केली कालिदासांच्या गुरुने दोन बे बोटेवर केली पंडिताने पंजा दाखवला गुरूंनी मोठ दाखवली पंडिताने सात बोटे वर केली तेलेने ही सात बोटे वर करून मध्ये रेषा ओढली पंडिताने इशारा केला कुठे आहे त्याबरोबर तेलेने दयाचे गाडगे के पुढे केले वाद संपला पंडित बोलले मी हरलो, शेवटी हे कालिदासांचे गुरु माझ्यापेक्षा श्रेष्ठ असणारच राजास फार मोठा आनंद झाला त्याने लगेच गंगूतेल्याची मिरवणूक काढली दहा एकर जमीन बक्षीस दिली पंडितास एका बाजूस घेऊन विचारले आपला वाद आम्हा सामान्यांना कळला नाही स्पष्टीकरण द्यावे तर पंडित म्हणाले मी एक बोट वर करून विचारले जगात एक ब्रह्म आहे तुमची पंडित दोन बोटे वर करून म्हणाले फक्त ब्रह्म नाही ब्रह्म व माया दोन आहेत मी विचारले जगात पंचमहाभूतेद्वारे य दोघांचा कारभार चालतो तुमच्या पंडिताने सांगितले मूठ दाखवून पंच महाभूते वेगवेगळी आहेत पण या जगात व देहात एकत्र नाणतात मी तिसरा प्रश्न विचारला जगात सात समुद्र आहेत तुमच्या कालिदासांच्या गुरुने सांगितले मध्ये मेरू पर्वत आहे आडवी रेषा ओढली सात बोटे दाखवून मी विचारले मेरू पर्वत कुठे आहे तुमच्या पंडिताने तो पर्वत दधी समुद्राजवळ आहे हे करता दह्याचे गाडगे पुढे ठेवले शेवटी ते कालिदासांचे गुरु राजा मनातल्या मनात हसले त्यांची बोलवण केली गंगूत येल्यास राजाने विचारले तू एवढे शास्त्र कुठे शिकलास तिली मनाला उत्तरे हे मोघामच दिली होती पण फिट बसली राजा मनाला कसे काय त्याने एक बोट केले मला वाटले माझा एकच डोळा आहे तो फोडतो का काय मी दोन बोटे वर करून सांगितले आमच्या राज्यात येऊन दादागिरी करतोस काय तुझे दोन्ही डोळे फुडील त्याने चपराक दाखवली मी सांगितले तुला एका बुक्कीत खाली बसवी त्यास वाटले हा सात भाकरी खाता असावा मी सांगितले सातच खातो पण सकाळी साडेतीन वो रात्री साडेतीन त्याने शेवटी विचारले कशाबरोबर खातोस मी दयाबरोबर खातो हे सांगण्यासाठी दयाचे गाडगे पुढे केले वाद संपला तो हरला वो कालिदासांचा गुरु जिंकला राजा पाहिलेत नामात व्यक्तीपेक्षा किती सामर्थ्य आहे राजाने गंगोतेल्यास मिठी मारली आणि नामामुळे सर्व साधनांचे फळ मिळते तुकोबारा एक याविषयी तुकोबारायांचा आपण एक अभंग पाहू न कळे ते कळो येईल उगले नामे या विठ्ठले एकाची न दिसे ते दिसे येईल उगले नामे या विठ्ठले एकाची न बोलो ते बोलो येईल उगले नामे या विठ्ठले एकाची न भेटे ते भेटो येईल आपण करिता चिंतन विठ्ठो वाचे अलभ्य तो लाभ होईल अपार नाम निरंतर म्हणता वाचे तुका मने जीव असक्त सर्व भावे तरतील नामे विठोबाचे कोणताही जीव फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करीत नाही शास्त्र सांगते प्रयोजनम उद्दिश मंदो अपी न प्रवर्तते तर प्रश्न असा निर्माण होतो नामाने काय मिळते याकरता रामदास स्वामींच्या अनुभवाची ही कोटी आपण बघू एक कोटी नामस्मरण झाले की आरोग्य प्राप्ती होते दोन कोटी नामस्मरणामुळे संपत्ती प्राप्त होते तीन कोटी नामस्मरणामुळे यश कीर्ती मिळते चार कोटी नामस्मरणामुळे इहलोकीचे सर्व सुखे प्राप्त होतात पाच कोटी नामस्मरणामुळे कामक्रोधादी विकार जातात सहा कोटी नामस्मरणामुळे ज्ञान होते सात कोटी नामस्मरणामुळे अनुकूलपती पत्नी मिळते आठ कोटी नामस्मरणामुळे अपमृत्यू टळतो नऊ कोटी नामस्मरणामुळे स्वरूपाचा साक्षात्कार होतो दहा कोटी नामस्मरणामुळे प्रारब्ध कर्मनाश होते अकरा कोटी नामस्मरणामुळे संचिताचे नाश होतो 12 कोटी नामस्मरणामुळे क्रियमान कर्म संपते 13 कोटी नामस्मरणामुळे ज्या देवाचे नामस्मरण जीव करतो तो देव प्रत्यक्ष भेटतो रामदास स्वामींनी तेरा वर्षात तेरा कोटी नामस्मरण केले त्यामुळे रामप्रभूंनी प्रत्यक्ष भेट दिली त्याला कोटींच्या पुढे नामस्मरण झाले तर देव मागे पुढे उभा राहतो मागे पुढे उभा राही सांभाळ आली या अगात निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येते योगी ध्यानी ध्याता नातोडसी तो तू मागे पुढे नामदेव म्हणतात नामामुळे भुक्ती मिळते मुक्ती मिळते भक्ती ही मिळते भुक्ती मुक्ती नामाशी प्रत्यक्ष चारी वेद साई शास्त्र देतात ती साक्ष माउली म्हणतात भुक्तिमुक्ती सुखदायक साचार पतीत अज्ञान जीव तरले अपार नामामुळे फायदे होतात पण पथ्य पाळली तर औषधाचा गुण येतो पंजर जर पथ्ये पाळली तर पथ्यचे दोन प्रकार येत एक वर्ज आणि एक सेव्य वर्ज म्हणजे काय करू नये सेव्य म्हणजे काय करावे जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी काम क्रोध मीठ मिरची याची घेऊ नये रुची आशा मनिषात तेल घट याचा येऊ देरे विट भक्तिभाव तूप पोळी यास सावध हो मने औषध घ्यावे तेने ब्रह्मानंदी राहावे पथ्य नाम विठो बाचे अनिक साचे अनिक वाचे नसेवी परदारा परधन परनिंदा परपीडन सांडून या भजन हरीचे करा पथ्य न पाता औषध घेतले तर गुण येईलच कसा भागवतामध्ये दहा नामापराध सांगितले आहेत अपराधी कोण हरिदासाची निंदा करणे विष्णू शंकर यामध्ये भेद मानणे नामावर श्रद्धा नसणे गुरु शास्त्र वेद या वचनावर विश्वास नसणे नामाने काय मिळेल असा संभ्रम असणे नामशक्तीवर निशिब्द गोष्टी करणे विहित गोष्टींचा त्याग करणे धर्मांतर करणे हे शिव व विष्णूच्या नामामधील अपराध सांभाळून नाम घेतले तर फळ का प्राप्त होणार नाही तात्पर्य असे नाम जर पथ्ये सांभाळून घेतले तर तो भक्त नामी परमात्म्यापेक्षा श्रेष्ठ होतो हे नामाचे फळ आहे राम म्हणा पण रम रमा रमी ही व्यचने सोडून एक चिंतन बघू मुक्ती मतर चार आहेत मात्र चार वेगवेगळ्या साधनांमुळे एक एक मुक्ती मिळते उदाहरणार्थ समीपता देवाचे सानिध्य प्राप्त होणे ही मुक्ती उपासना अथवा पुण्या मिळते पुण्यकाळ त्यांचा राहीलासे उभा देवकीचा गर्भा देव आली सलोकता देवाचा लोकप्राप्त होणे विष्णूची उपासनाऱ्या उपासना करणाऱ्यांना वैकुंठ रामाच्या उपासकांना धाम आणि कृष्णाच्या उपासकांना गोलोक प्राप्त होतो ही मुक्ती तपामुळे मिळते तपाचे सामर्थ्य तपूनला अमुप चिरंजीवी कल्प वैकुंठ नांदे वैकुंठा जावया तपाचे सायास करणे लागे नाश जीवाबहू तुकाराम महाराज म्हणतात तिसरी मुक्ती आहे स्वरूपता देवाचे रूप प्राप्त होणे ही मुक्ती ध्यानामुळे प्राप्त होते तुकाराम महाराज म्हणतात ध्यानी ध्याता पंढरीराया मनासहित पालटेकाया आणि चौथी मुक्ती आहे सायुज्यता म्हणजे ब्रह्मरूप होणे मोक्ष मिळणे ही मुक्ती ज्ञानाने प्राप्त होते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते ज्ञानतयाचे हाती तोची समर्थमुक्ती मात्र या चारही मुक्ते नामाने मिळतात असे नाही नामा पाशी सतत सेविका म्हणून उभ्या असतात तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी बोल नारायण हरी नारायण हरि भुक्तीमुक्ती चारी घरी त्यांच्या याप्रमाणे आपण नामाचा महिमा आणि नामाचे फळ येत्या साधकास कसे प्राप्त होते आपण थोडक्यात समजून घेतले सद्गुरुनाथ महाराज की जय ओम शांती शांती शांती